लोक अध्याय पंदा, सर्व पापी लोक त्याच्या ऐकायला त्याच्याकडे येत होते तेव्हा परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले ते म्हणू लागले हा पाप यांचे स्वागत करतो आणि त्यांच्या बरोबर घेऊतो मग येशूने त्यांना ही गोष्ट सांगितली जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले तर तो नव्याण्णव रानात सोडून हरवलेल्या मागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यावर घेतो आणि घरी येतो तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढू सापडले आहे मी तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतीमानापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलावीचे आणि म्हणते माझ्या आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे त्याचप्रमाणे पश्चत्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दुतासमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो मग येशू म्हणाला एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा म्हणाला बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघां मुलांमध्ये विभागली नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला तेथे त्याने सर्व संपत्ती चैनी चे जीवन जगून उधळून टाकली त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिका जवळ नोकरी करू लागला त्या नागरिकाने त्याला डुकरे चारा वयास पाठविले तेव्हा डुकरे खातात त्या शेंगात तरी अशी त्याला इच्छा होई पण कुणी त्याला काहीही दिले नाही नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले मुलगा त्यांना म्हणाला बाबा स्वर्गा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही परंतु वडील आपल्या नौकरांस म्हणाले त्वर करा चांगला झगा आणून त्याला घाला त्याच्या हातात अंगती आणि पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा आपण खाऊ आणि आनंद करू कारण हा माझा मुलगा मेला होता पण जीवंत झाला आहे तो हरवला होता पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले त्याचा मोठा मुलगा शेतात होता तो घराकडे निघाला जेव्हा तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नाचण्याचा आवाज ऐकला त्याने एका नौकराला बोलावून विचारले हे सर्व काय चालले आहे तो नौकर त्याला म्हणाला तुमचा भाऊ आला आहे तो सुखरूप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरू कापले आहे मोठा मुलगा रागावला त्याला आज जाण्याची इच्छा होईना तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले पहा इतकी वर्ष मी तुमची सेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही मित्रांबरोबर आणून करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरी सुद्धा दिली नाही ज्याने तुमची सर्व संपत्ती वेशांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्टवासरू कापले वडील त्याला म्हणाले माझ्या मुला बोर बोर आहे, आनि जे तू आहे ते सर्व तुझे आहे अपन आनंद केला के कारण हा तुझा भा मेला होता तो जीवंत होता तो सापडला सापड़ी